चंद्र आणि शिंपी थंडीचे दिवस होते शिंप्यानं आपले दुकान लवकर बंद केले आणि कसला विचार करत चालू लागला तेवढ्यात त्याला हळूच एक आवाज आला मला फार थंडी वाजते रात्रभर मला मोठाच प्रवास करायचा आहे मला एक उबदार कोट शिवून देशील का हा आवाज कुठून येतोय शिंपी इकडे तिकडे पाहू लागला हे बघ मी इकडे आहे बोलणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता चांदोबा थंडीनं कुडकुडून तो अर्धा झाला होता शिंपीला वाटलं थंडीमुळे चंद्र बिचारा आकसुन गेलेला दिसतोय त्यानं चंद्राला सांगितले की तो त्याला कोट शिवून देईल शिंपीनं आपल्याकडे उरलेल्या कपड्याचे चांगले तुकडे शोधून काढले आणि चंद्राच्या आकाराचा एक कोट शिवला खूपच छान दिसतोय असं म्हणून चंद्रानं तो अंगात घालायचा प्रयत्न केला पण काय करणार त्याला तो आलाच येईना हिरमोड होऊन चंद्र म्हणाला मला वाटलेच होते तू माझं माप तर घेतलेच नाही मग मला हा कोट होईलच कसा शिंपी म्हणाला पण मी तुझं माप घेणार तरी कसा एक घर का दोघांचं बोलणं ऐकत होती ती लगेच म्हणाली शिंपी दादा मोजायची टेप दे मला मी जाते आणि चंद्राचं माप घेऊन येते घार चंद्राचा भोवती फिरली आणि त्याचं नेट के माप घेऊन आली आणि ते शिंपी दादाला दिले ते सणासुदीचे दिवस होते एक आठवड्यानंतरच शिंप्याला चंद्राचा कोट शिवायला वेळ मिळाला कोटावरची सुंदर नक्षी पाहून चंद्र खूप खुश झाला केव्हा एकदा कोट घालतो असं त्याला झालं आणि घाईघाईनच तो कोट घालू लागला पण कितीही प्रयत्न केले तरी कोट काही घालता येईना आता तूच बघ खाऊन खाऊन किती लठ्ठ झाला आहेस हा कोट तुला कधीच नीट होणार नाही शिंपी रागावून म्हणाला चंद्र त्याला म्हणाला सगळी चूक तुझीच आहे तू तु कोट शिवायला इतके दिवस का घेतलेस मग त्यानं परत एकदा विनवणी केली बरे आता एकदाच परत शिवून देना आणखीन लठ्ठ तर होणार नाहीस ना असं म्हणून शिंपी निघून गेला लाल निळे पिवळे काळे असे अनेक रंगांचे तुकडे जोडून शिंपीनं एक, शिंपी एक मोठा कोट शिवला त्याला थोडे दिवस लागले कोट दिसायला तर सुरेखच होता शिंपी कोट घेऊन चंद्राकडे गेला पण चंद्रा आता गोल कुठे होता तो कोट त्याच्यासाठी फारच मोठा होता चंद्र ओरडायला लागला एवढा सैल कोट घालून माझी ती थंडी कशी जाईल ते मला काय माहीत शिंपी पुन्हा रागानं बोलला इतका कुशल हुशार शिंपी इतक्या वर्षात जे चांगलं नाव मिळवलं होतं ते धुईला मिळालं बिचारा शिंपी जेव्हा जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा आपले दातोट खाऊ लागतो